वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सत्ताविसावा प्रियकर पतीला शोभणाऱ्या मधुर भाषणे वैदेहीला राम असे बोलताच ते अंत्यकरणातील प्रेमाने रागावून पतीला म्हणाले रामा हे तुम्ही काय बोलता खरोखर तुमच्या प्रतिष्ठेला न शार हे उद्गार आहे नरश्रेष्ठा तुमचे बोलणे ऐकून मला तर येते महाराज तुमचे हे भाषण शस्त्रास्त्ररित्या वीर राजपुत्रांना शोभणारे आणि यश लोपवणारे आहे त्या ऐकाविषयी सुद्धा वाटत नाही आरे पुत्र पिता माता भ्राता पुत्र आणि सून हे सारे आपापल्या पुण्याचे आपा अधिकारी होतात पण हे पुरुषोत्तम एक स्त्रीच फक्त पतीच्या भाक्याची वाटेकरी होती म्हणून तुमच्याबरोबर मला सुद्धा तू वनात राहा असा आदेश मिळाले आहे स्त्रियांचा अंतिम आधार पिता नव्हे माता नव्हे स्वतः तीही नव्हे तिचा ती मुलगाही कि नव्हे किंवा मैत्रिणीही नव्हे तर केवळ पती हाच एक इहलोकी आणि परलोकी आहे रामा आताच तुम्ही जर निर्भीड आरण्याकडे निघाला असाल तर तुमच्या पुढे गवत आणि काटेकोटे तुडवीत मी चालेल ईर्ष्या किंवा राग टाकून देऊन हे वीरा पिऊन उरलेल्या पाण्याप्रमाणे मला न्या विश्वास ठेवून न्या माझ्या मनात कसलेही पाप नाही उंच प्रासादात राहणे किंवा विमानाने आकाशात फिरणे अशा सर्व अवस्था असणाऱ्या स्त्रीला त्या सर्वांवर पतीच्या पायांच्या छायेखाली राहणे अधिक योग्य वाटते माझ्या आई बापाने मला विविध परिस्थितीत उचित काय त्याचे शिक्षण दिले यावेळी मी कसे बागावे हे मा, तुम्ही मला सांगू नका मी निर्जन असलेल्या नाना प्रकारच्या पशूने भरलेल्या वाघादिनी आश्रय घेतलेल्या दुर्गम वनात जाईल मी वनात माहिर असल्याप्रमाणे सुखाने राहीन आणि जगाचा विचार न करता केवळ पतीविषयीच्या व्रताचाच विचार करेन मनाचा संयम करून ब्रह्मचर्य व्रत पाळून तुमची सेवा करेन सुंदर सुभासने भरलेल्या वनात वीरा सह रमेन कारण रामा या जगातील कोणाही माणसाचे उत्तम रीतीने परिपालन करण्याला समर्थ आहात मग मानवंता वनात माझे पालन करण्याची गोष्टच काय म्हणून मी आज तुमच्याबरोबर वनात चालणार यात मुळी संशय नाही महाभागा ही मी निघाले मला परतवणे शक्य नाही मी नित्य फळेमुळे खाऊन राहीन याविषयी शंका नको तुमच्या नित्य राहत असताना का मी काहीही दुःख मानणार नाही तुमच्या पुढे मी चालेल तुम्ही खाल्ल्यावर मग मी खाईन पुढे कोणकोणते पर्वत आणि लहान मोठे सरोवरे लागतात ते सर्वत्र पाहण्याची इच्छा मी धरीन तुम्ही ज्ञाते नाथ माझ्या बरोबर असताना मला कसली भीती तुम्ही वीर सोबत असल्यामुळे मी सुखात राहून हंस कारंडवादी पक्षांनी गजबजलेली आणि कमळफुलांनी भरलेली सरोवरे पाहण्याला उत्सुक राहील नित्य व्रते राखून त्या सरोवरात मी स्नान करेन तुमच्यासह अत्यंत आनंदात राहो अशी शंभर नवे सहस्र वर्षे सुद्धा मी आनंदात काढेन मला ते आपत्ती वाटणार नाही ही मला मातं बरी वाटणार नाही रामा तुम्हाला टाकून स्वर्गात राहणे होणार असेल तर नरव्याघ्र तुमच्या वचन तेही मला आवडणार नाही पशूने आणि वानर हत्तीने गजगजलेल्या आरण्यास तुमच्या संमतीने तुमच्या पायांच्या आसऱ्याने मी माहेरत असल्यासारखी वनात राही माझा तुमच्यावर अनन्य भाव आहे तुमच्यावर माझे मन जडलेले तुम्ही जर मला टाकले तर माझे मरण ठेवलेलेच आहे मला तुमच्या सोबत न्या माझीही याचना तडीस न्या त्याने मी काही तुम्हाला भारभूत होणार नाही धर्मप्रेमी सीता असे म्हणाले तरीही तो नरश्रेष्ठ तिला नेण्यास कबूल होई न्या तिचे मन वळवण्याकरिता त्यांनी तिला वनात राहण्याची दुःखे पुष्कळ असतात असे सांगितले अयोध्याकांडाचा सत्तावीसावा सर्ग समाप्त